पुस्तक गीताबोध लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील अध्याय दुसरा सतरा नोव्हेंबर एकोणीसशे तीस सोमप्रभात अर्जुनाने स्वतःला थोडेसे सावरल्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला दोष देत म्हणाले तुला भ्रम झालाच कसा तुझ्यासारख्या वीर पुरुषाला हे शोभत नाही परंतु अर्जुनाचा मोह एवढ्याने नाहीसा ना होणार नव्हता तो सुरुवातीच्या आपल्या भूमिकेवर ठाम होता युद्ध करण्याला नकार देतो म्हणाला युद्ध करता मला नातलागांना मारावे लागणार असेल तर मला या पृथ्वीवरील राज्य सुद्धा नको एवढेच काय स्वर्गीय करता मी असे करणार नाही माझे मन अंधरात चाचपडत आहे माझे कर्तव्य काय ते मला कळत नाही मी तुला शरण आलो आहे आता तूच मला धर्म समजवून सांग अर्जून गोंधळलेला आहे आणि त्याला ज्ञानाची इच्छा आहे असे आढळल्यानंतर कृष्णाला त्याची दया आली आणि तो त्याला समजावून सांगू लागला तू विनाकारण दुःखी झाला आहेस तू जे ज्ञान सांगतो आहेस त्यातील काही तुला कळले नाही खरी गोष्ट म्हणजे देह आणि त्यातील आत्मा यामधील अंतरच तू विसरलेला आहेस आत्मा कधीही मरत नसतो परंतु हा देह मात्र जन्मतास नशिवंत आहे बालपण तारुण्य वार्धक्य या अवस्थांमधून देह जात असतो आणि शेवटी तो नष्ट होतो देहाचा जन्म होत असतो तर देचा जन्म होत नसतो आत्मा तर आजन्म आहे त्याच्यात कधी बदल होत नसतो तो चिरंतन आहे तो आता आहे आणि पुढील काळातही कायम राहणार आहे हे अर्जुना तू कुणासाठी शोक करतो आहेस तुझ्या शोकाचे कारण तुझा मोह आहे या कौरवाकडे तू तु तुझे म्हणून पाहतो आहेस त्यामुळे त्यांच्याबद्दल तुला प्रेम वाटते परंतु तू लक्षात ठेव हो की तुला यांच्या देहाबद्दल जो मोह हो वाटतो आहे ते यांचे देह तर होणारच आहेत आणि त्यांच्या शरीरात राहणाऱ्या आत्म्याचा नाश करण्याकरता कोणीही सामर्थ्य नाही आत्म्याला शास्त्राने जखमी करता येत नाही आगीने जाळता येत नाही वारणे तो वाळू शकत नाही आणि पाण्यात तो बुडू शकत नाही तू एक क्षत्रिय आहेस तू तु तु तु तुझ्या धर्माचा विचार कर तुझ्या हाताखाली हे सैन्य इथ उभे झाले आहेत तू जर हे न्याय युद्ध लढण्याला नकार दिलास तर त्याचे परिणाम तुझ्या अपेक्षेपेक्षा अगदी विपरीत होतील आणि तू चेष्टीचा विषय होशील तू भित्र आहे असे समजले जाईल शूर पुरुष म्हणून तुझी ख्याती आहे परंतु आता तू युद्धात माघार घेतलीस तर तू असे भीतीपोटी केलेस असे समजले जाईल धोक्यापासून दूर पळून जाणे हे तुझे कर्तव्य असते तर बदनामीची फिकर करण्याचे काही कारण नव्हते परंतु आता तू युद्धातून माघार घेतलीस तर तुझ्या पलायनाबद्दल लोकांनी केलेली टीका सार्थच असेल आतापर्यंत मी तुझ्या बुद्धीला आवाहन करण्याचा प्रयत्न केला शरीर आणि आत्मा यांच्यातील अंतर लक्षात आणून देऊन तुझा कुलधर्म काय आहे याची तुला जाणीव करून देण्याचा मी प्रयत्न केला परंतु आता मी तुला कर्मयोग समजावून सांगतो कर्मयोगाप्रमाणे आचरण करणाऱ्याची कधीही हानी होऊ शकत नाही ही तरकाची गोष्ट नाही ही गोष्ट आचरण आणि अनुभव यांच्याद्वारेच कळू शकते टनभर युक्तिवादापेक्षा तिळावर आचरण श्रेष्ठ असते आणि या आचरणात सुद्धा बऱ्यावाईट परिणामांचा विचार शिरला की बुद्धी मलिन होते वैदिक ज्ञान असलेले पंडित कर्मकांडात पडून विविध प्रकारची फळे मिळण्याकरता अनेक क्रिया करतात एका क्रियेपासून फळ मिळाले नाही तर दुसरी क्रिया करण्याकरता धावतात आणि त्यांनी समाधान झाले नाही तर तिसरी अशा प्रकारे त्यांचा मानसिक गोंधळ उडालेला असतो खरे पाहता फळाचा क्षणभरी विचार न करता आपले कर्तव्य पार पाडणे हा माणसाचा धर्म आहे या क्षणी तुझे कर्तव्य युद्ध करणे आहे हे कर्तव्य पूर्ण करणे हा तुझा धर्म आहे लाभ आणि यश अपयश या गोष्टी तुझ्या हातात नाहीत असे असेल तर गाडीखालील कुत्र्याप्रमाणे तू या गोष्टीचे ओझे विनाकारण का वाहतोस जय पराजय थंडी आणि उकाडा सुख आणि दुःख या गोष्टी देहामागे लागलेल्या आहेत माणसाला त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागत असते फळाची काळजी न करता माणसाने आपले सर्व लक्ष समभावने कर्तव्याकडे लावले पाहिजे हाच योग आहे यालाच आपण कर्मकुशलता असे म्हणू शकतो कामाचे यश ते करण्याच्या पद्धतीत आहे त्याच्या परिणामात नाही मग तो कसाही असो त्यामुळे हे अर्जुना शांत हो आणि फळाचा अभिमान सोड आणि तुझे कर्तव्य पार पाड हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणाला मला तू जसे आचरण करण्याकरता सांगतो आहेस ते तुझ्या आव्याक्यातील नाही जय पराजयाची काळजी करायची नाही परिणामांचा विचार करण्याकरता क्षणही वाया घालवायचा नाही अशा प्रकारच्या समभावने माणूस कसा काय वागू शकतो अशी खंबीर वृत्ती माणसामध्ये कशी काय निर्माण होऊ शकेल अशा प्रकारे माणूस कसा काय वागू शकेल आणि कोणी असा वागत असला तर त्याला कसे ओळखायचे हे श्रीकृष्णा तू मला समजावून सांग यावर भगवान म्हणाले हे राजा माणसाने सर्व कामनांचा त्याग केलेला असेल व अंतःकरणातून त्याला समाधान वाटत असेल तर त्या माणसाला स्थिर चित्त स्थितप्रज्ञ स्थिर बुद्धी वा समाधिस्त असे म्हणतात अशा माणसाचे मन प्रतिकूल परिस्थितीतही विचलित होत नाही आणि सुखाने तो फुगत नाही सुख आणि दुःख हे पंचनेंद्रियाचे विषय आहेत त्यामुळे ज्याप्रमाणे कासव आपल्या हो, हातपाय आत ओढून घेतो त्याप्रमाणे सुज्ञ माणूस आपल्या पंचज्ञानेंद्रियांना इंद्रियांच्या विषयांपासून दूर करतो धोक्याची जाणीव होते तेव्हा कासो आपली इंद्रिय आ ओढून घेतो माणसाच्या बाबतीत मात्र माणसाच्या पंचनेद्रियावर हल्ला करण्याकरिता त्यांचे विषयजणू अहोरात्र टपून बसलेले असतात त्यामुळे माणसाने आपल्या इंद्रियांना नेहमी कासवाप्रमाणे नियंत्रणात ठेवले पाहिजे आणि इंद्रिया विषयांशी झगडण्याकरता इंद्रियांना तयार ठेवले पाहिजे हे खरे युद्ध आहे इंद्रियांना त्याच्या विषयाच्या मूहापासून मुक्त ठेवण्याकरिता काही लोक देह दमन आणि उपवास यांचा आधार घेत असतात हे ठीकही आहे परंतु या उपायांचा मर्यादित उपयोग आहे जोपर्यंत माणसाचा उपवास सुरू असतो तोपर्यंत इंद्रियांना विषयांचा फारसा मोह होत नाही परंतु केवळ उपवासामुळे विषयांच्या मोहापासून इंद्रिये पूर्णपणे मुक्त होत नाहीत उलट पक्षी उपवास सुटल्यानंतर तो मोह अजूनच वाढवू शकतो विषयांपासून माणूस पूर्णपणे मुक्त होण्याकरता ईश्वरी कृपाच पाहिजे इंद्रिय विषय इतके ताकणवाल असतात की माणूस थोडासा जरी बेसावध असला तर ते त्याला आपल्या मागे फरफडत नेतात त्यामुळे माणसाने सदैव आपली इंद्रिय ताब्यात ठेवली पाहिजेत परंतु हे तो तेव्हाच साध्य करू शकतो जेव्हा तो आपली दृष्टी आत बळावतो अंतकरणातील ईश्वराला ओळखतो आणि त्याची भक्ती करतो अशा प्रकारे जो माणूस माझ्यात परायण होऊन आपली इंद्रिय ताब्यात ठेवतो त्यालाच स्थिरबुद्धी योगी म्हणतात जो असे करणार नाही त्याचे हाल काय होतात तेही आता मी तुला सांगतो माणूस जर आपल्या इत्रियांचा स्वामी नसेल तर तो नेहमी विषयांचा विचार करत राहतो त्यामुळे त्यांच्याबद्दल त्याला मोह वाटू लागतो परिणामी इतर कशाचाही विचार तो क्वचितच करू शकतो या मोहामुळेच त्याच्या मनात कामभावना उत्पन्न होते। काम होत जेव्हा ती कामभावना पूर्ण होत नाही तेव्हा त्याच्या मनात क्रोध निर्माण होतो क्रोधामुळे जवळपास वेळ लागण्यासारखी त्याची अवस्था होत त्याला स्वतःची भाणाही राहत नाही आपण असतो ही त्याला कळण्यास होत मग त्याचा स्मृतिवंश होतो आणि तो वाटेल त्याप्रमाणे बडबडू लागतो व वागू लागतो अखेरीस त्याचा सर्वनाश होणार नाही तर काय होईल जेव्हा माणसाची इंद्रिये सुखानून असलेल्या जहाजाप्रमाणे मनातील तिकडे भरकटू लागतात तेव्हा वारा जिकडे ओढत नाही तिकडे त्याला जावे लागते शेवटी ते जहाज एखाद्या खडकावर जाऊन आदळते व त्याचे तुकडे तुकडे होतात ज्यांची इंद्रिये इकडे तिकडे भरकटता जातात त्यांची अवस्था अशीच होते इंद्रियांनी नकोते ते आचरण करू नये म्हणून माणसांनी आपल्या सर्व इच्छांचा त्याग केला पाहिजे आणि इंद्रियावर नियंत्रण ठेवले पाहिजे असे झाले की डोळे सरळ पुढे पाहतील व ते फक्त पवित्र गोष्टीकडेच लक्ष देतील कान केवळ ईश्वराच्या स्तुतीत केलेली स्तोत्रे अथवा संकटात सापडलेल्या माणसाने मदतीकरता फोडलेला टाहोच ऐकतील हात आणि पाय सेवेच्या कामातच गुंतून राहतील अशा प्रकारे माणसाची सर्व इंद्रिये त्याला कर्तव्य कर्म पार पाडण्याकरता मदत करतील व त्यामुळे माणूस ईश्वर कृपेला पात्र होईल एकदा का माणसावर अशी ईश्वरी कृपा झाली की त्याच्या सर्व दुखाचा अंत झालाच म्हणून समजा ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशामुळे बर्फ वितळतो त्याप्रमाणे ईश्वरी कृपा झाली की माणसाची सर्व दुःखे लोप पावतात अशा माणसाला स्थिर बुद्धी वा स्थितप्रज्ञ म्हणतात पण ज्याची बुद्धी अशी स्थिर नसेल त्याची अवस्था कशी असेल माणूस जर स्थित प्रज्ञा नसेल तर तो चांगल्या विचारांवर कसा स्थिरावू शकेल उत्तम विचारांशिवाय शांती मिळू शकत नाही आणि ज्याला शांती नसेल त्याला सुख कसे मिळेल स्थिर प्रवृत्तीच्या माणसाला दिव्याप्रमाणे सर्व चा, चा काही स्पष्ट दिसत असते उलट अस्थिर मनोवृत्तीच्या जगाच्या धकधकीत पडलेल्या माणसाला काहीही दिसू शकत नाही समाधीस्थ योग्याला मात्र सर्व काही स्पष्टपणे दिसत असते नदी सदत समुद्राकडे धाव घेत असते परंतु सागर मात्र जिथल्या तिथेच असतो याचप्रमाणे इंद्रियांचे सर्व विषय जरी स्थितप्रज्ञाकडे येत असले तरी स्थितप्रज्ञावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही तो समुद्राप्रमाणे अविचलित असतो अशा प्रकारे जी व्यक्ती सर्व इच्छांचा त्याग करते ती व्यक्ती अहंकार आणि स्वार्थाच्या भावनेपासून मुक्त असते ही व्यक्ती सर्व प्रसंगात तटस्थपणे वागते तिला शांती मिळालेली असते हीच ईश्वरप्राप्तीची स्थिती आहे आणि ज्याची अशी स्थिती मृत्यूपर्यंत कायम टिकते तो मुक्त होतो